पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग चौथा अधम्म म्हणजे काय एक दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म एक जेवा जेवा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्यमात्राला आवश्यकता वाटते दोन कधीकधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळजवळ असताना की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते तीन परंतु कधीकधी कार्य परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की ते, -ते कार्य करण्याचा शोध लागत नाही ढोबळ उष्ण पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते चार तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी पाच अशावेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी सहा भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आह सात पकुद कच्चान हा प्रत्यक्क घटनेला कारण असल्याचे मानित नसे तो म्हणत असे घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात आठ मक्कली गोसाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे परंतु तो असा प्रचार करीत असण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती अनिवार्य आवश्यकता वस्तूजातीतील अंतर्गत नियम पूर्वनियोजित दैव अशासारख्या गोष्टी शोधले पाहिजे नऊ भगवान बुद्धाने अशा, अशा सिद्धांताचे खंडन कल त्याचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे दहा का प्रकृती अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मांडले याला त्याचा विरोध होता अकरा जर काळ प्रकृती अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय बारा मनुष्य हा काळ प्रकृती आकस्मिकता ईश्वर दैव अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाऊली आहे काय तेरा जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय तो जर दैवी चमत्कृतीत विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय चौदा जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही पंधरा कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही सोळा दैवी चमत्कृती वादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतु होते सतरा त्याचा पहिला हेतु माणसाला बुद्धिवादी बनविणे अठरा त्याचा दुसरा हेतु माणसाला स्वातंत्र्यपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे एकोणीस त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगम नष्ट करणे वीस यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात एकवीस हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे तो बुद्धिवाद शिकवितो हो, आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही बावीस याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते दोन ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे एक हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे दोन ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती ईश्वर ब्रह्म महाब्रह्म इत्यादी नावे आहेत तीन हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही चार जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असे करतात पाच ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात असे म्हणतात की ईश्वर शिव चांगला कल्याणकारी न्यायी आणि दयाळू आहे सहा भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला है का है? आट, आहे काय असा प्रश्न आहे सात उत्तर आहे नाही त्याने स्वीकार केलेला नाही आठ अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही नऊ कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात दहा ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे अकरा कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रसले, जग रचलेले नसून विकास पावलेले आहे बारा ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे काहीही लाभ नाही तेरा भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म हे कल्पना मिश्रित धर्म आहे चौदा म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही पंधरा त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात सोळा भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहा 17. ज्या कारणास्तो त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य कला आहा ती अनेक आह अठरा त्यान असा विचार मांडला आहा की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारल नाही एकोणीस हा विचार त्यांनी वासठ्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणांबरोबर कलिभाषणात स्पष्ट कलि आहावीस वासठ्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्यक्तीचा सत्यमार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला 21. या समयी तथागत आपल्या महान भिकुसंगासमवेत कोशल जनपदामध्ये विहार करीत होते तेथे मनसाकद नावाचा ब्राह्मण गावी अचिरावती नदीच्या तटावरील आमरवणात ते थांबले होते बावीस व आणि भारद्वाज दोघेही मनसाकत गावात राहत असत जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टीकोन निवेदन केला तेवीस भारद्वाज म्हणाला तरुख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो चोवीस वासेट्ट बोलला हे गौतम पुष्कसे ब्राह्मण पुष्कसे मार्ग दाखवितात अर्धवयू ब्राह्मण तैत्तरीय ब्राह्मण कंछोग ब्राह्मण त्याचप्रमाणे बिहूवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येकजण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रम्हसायुज्य मिळते असे म्हणतात पंचवीस ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात त्याप्रमाणेच या ब्राह्मणाने दाखविलेले मार्ग शेवटी ब्रम्हसायुज्याकडे नेतात सव्वीस भगवान बुद्धाने त्याला विचारले वासेट तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत हो वासेट बोलला श्रमण गौतम होय हेच माझे म्हणणे आहे सत्तावीस पण वासेट या तीनही वेध जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने तरी ब्रम्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय अठ्ठावीस नाही गौतम नाही एकोणतीस या तीनही वेध जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रम्हासमोरासमोर पाहिले आहे काय तीस नाही गौतमा नाही एकतीस कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही कोणालाही ब्रम्ह साक्षात्कार झाला नाही वासेठ्ठ बोलला होय असेच आहे तर मग तू अजे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे 32. वासेट ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही शेवटी असलेल्यांना दिसत नाही त्याप्रमाणेच मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहे त्यांच्यापैकी पुढे असलेल्याला दिसत नाही मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही आणि अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत ते केवळ पोक व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही तेहतीस वासेट ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय हो तशीच आहे वासेट्टाने उत्तर दिले चौतीस वासेट्ठ मग मला सांग जर लोकांनी तुला विचारले मित्रा ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिजी तू वास की आहे तरी कोण ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे की वैश्य जातीची आहे की शुद्र जातीची आहे पस्तीस सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रम्ह याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना भारद्वाजा आणि वासेठ यांना उद्देशून तथागत म्हणाला मित्रांनो तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो मी ब्रह्म आहे महाब्रम्ह आहे विजेता आहे अपराभूत आहे सर्व आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचणारा आहे मुख्य आहे व्यवस्थापक आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणार आहेत त्यांचा मी जनक आहे माझ्याचपासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत छत्तीस याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रम्ह हा पिता आहे सदोतीस तुझे म्हणणे असे आहे की पूज्य विजेता अपराभुज्य आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे अपरिवर्तनशील आहे तो अनंत काळ असाच राहणारा आहे तर मग त्या ब्रम्हण उत्पन्न केलेली आम्ही इहलो की येऊन अस्थायी अनित्य परिवर्तनशील अल्पजीवी मरणधर्मी कसे झालो अडोतीस या प्रश्नाला वासट्ट्याजवळ उत्तर नव्हते एकोणचाळीस तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तीसंबंधी होता जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्वसृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्पुरणार नाही यामुळे मनुष्यप्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले चाळीस यालाही वासिट्ट्याजवळ उत्तर नव्हते एक्केचाळीस तथागतांचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे तर माणसे खुनी चोर व्याभिचारी खोटे बोलणारी निंदक बकवास करणारी लोभी द्वेषी विकृत अशी का होतात याचे कारण ईश्वरच असला पाहिजे शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे बेचाळीस तथागतांचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता न्यायीपणा दयाळूपणा या संबंधात होता त्रेचाळीस जर कोणी महान सृष्टिकचा असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो हो असा प्रश्न तथागतांनी केला ते पुढे म्हणाले ज्याला दृष्टी आहे त्याला सबोवार किळसवाने दृश्य दृष्टीच पडेल ब्रम्ह आपली रचना का सुधारित नाही जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का ससरावत त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे तो सर्वांना का सुख देत नाही अफरातफरी चोरी अज्ञान का फैलावत राहते असत्य सत्यावर का मात करते सत्य आणि न्याय पराभूत का होतात माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारे हा तुमचा ब्रम्ह परम अन्यायी ठरतो चौरेचाळीस सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा अथवा तो आंधाळा असावा पंचेचाळीस तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही शेहेचाळीस तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही ते माणसा माणसांच्या संबंधात आहे धर्माचा हेतु सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे सत्तेचाळीस तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वास विरुद्ध असल्याचे आणखी एक कारण होते अठ्ठेचाळीस तथागत धार्मिक क्रियाकल्पाच्या विरोधी होते याविरुद्ध असल्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती हा अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व सम्मादिट्टी तिचे शत्रु आहे एकोणपन्नास तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पदक आहे पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खोळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिट्टीचा विकास अशक्य होतो पन्नास ईश्वराच्या अस्तित्वावरील संबंधीचे हे विचार व्यवहारी होते पण ते बहुंशी सैद्धांतिक होते तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निःसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे हा विचार प्रतित्य या सिद्धांतात अंतर्भूत आहे बावन्न या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही खरा प्रश्न असा की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे त्रेपन्न महत्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टीभाव काही पदार्थ यातून उत्पन्न केले की अभाव शून्य यातून निर्माण केली चोपन्न काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही पंचावन्न जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही छप्पन्न जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिळ असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकरण म्हणता येणार नाही सत्तावन्न ईश्वर हा सर्वसृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो तीन ब्रम्ह सायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे एक जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता त्यास वेदांत असे म्हणतात दोन या सिद्धांताची तत्वे थोडकी व सरळ होती तीन या सर्व विश्वामागे एक सर्व व्यापक विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा म्हणतात चार हे ब्रह्म एक वास्तविकता आहे पाच आत्मन आह्म एक आत्मा ब्रह्म एकरूप करना मनसाला मोक्ष मिलते सिद्धांता से दुसरे तत्व है सत आत्मा ब्रह्म ही है। आत्मा एक ज्ञा आत्मा ब्रह्माशी एक साधतो आठ आत्म्या्रम्ह आहोत हे ज्ञान होनेसारा त्याग कर आवश्यक है नौ सा या सिद्धांता वेद मनत भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता त्याच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता अकरा हे आपले मत भगवान बुद्धाने भारद्वाज आणि वासेट्ट या दोन ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे बारा भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे तेरा प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे दोन प्रकार आहेत चौदा भगवान बुद्धाचा प्रश्न असा होता कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय तू ब्रह्मा पाहिले आहेस काय तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय तू ब्रह्माचा वाज घेतला आहेस काय पंधरा व असेट उत्तर दिले नाही सोळा ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे सतरा भगवान बुद्धाने प्रश्न केला कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे अस्तित्व अनुमानायचे काय याचे उत्तर मिळाले नाही 18. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते म्हणून ते म्हणतात की ब्रह्मदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे एकोणीस हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेले आहे वीस तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया कि वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते एकवीस याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे बावीस परंतु हा तर्कई पर्याप्त नाही तेवीस अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रुपाने प्रकट करणे जरूर आहे तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते चोवीस परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रुपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही 25. वीज अदृश्य असली तरी तीसपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो सव्वीस विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो सत्तावीस परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते अठ्ठावीस उत्तर आहे की कोणतीस नाही एकोणतीस दुसरे एक उदाहरण देता येते ही अशी पद्धत आहे की काय निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते ते सिद्ध करता येत नाही ते केवळ कायद्यातील कल्पना असते तीस आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो एकतीस पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो बत्तीस कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे ते ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात चौतीस वासेटा आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते ते स्तब्ध होते, होते। पस्तीस आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्टाकडे वळून तथागताने विचारले तुम्ही ब्रम्ह पाहिले आहे काय छत्तीस तीनही वेध जाणाऱ्या त्या ब्राह्मणांमध्ये एकतरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रम्ह प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे सदोतीस नाही गौतमा निश्चित पाहिलेले नाही अडोतीस त्या तीनही वेद जाणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रम्ह प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय एक। एकोणचाळीस नाही गौतमा निश्चित पाहिलेले नाही चाळीस वासेठा त्या ब्राह्मणाच्या सात पिढ्यात एकतरी ब्राह्मण असा झाला काय की ज्याने ब्रम्ह समोरासमोर पाहिले एक्केचाळीस नाही गौतमा निश्चित पाहिलेले नाही बेचाळीस ठीक वासेट्ठा ब्राह्मणांच्या पुरातन ऋषीने तरी असे म्हणले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो आम्ही ते कुठे आहे इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे त्रेचाळीस नाही गौतमा नाही चौरेचाळीस तथागत त्या दोन ब्राह्मण प्रश्न विचारित राहिला पंचेचाळीस मग वासेट्ठा तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मसायुज्याचा गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या शेचाळीस वासेट्ठा ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते त्यातील सर्वांच्यापुढे असणाऱ्या दिसत नाही मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही शेवटी असलेलाना दिसत नाही त्याप्रमाणेच मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही त्या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असुत का सत्तेची वासे गोष्ठ कधीच न पालेखाद्याम करना मनसारखी नहीं का अठेचार विचार मित्रा ज्यादा अति सुंदर स्त्रीव तू इत प्रेम करीत हैस तिजी वांछा करीतरी क्षत्रियजा कि ब्राह्मण जी की है कि वैश्यजी की है कि शुद्र जी है एकोण पन्नास आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असे उत्तर देणार पन्नास जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील बरे मित्रा ही सर्व प्रदेशातील स्त्री अतिसुंदर स्त्री आहे जिच्यावर तू प्रेम करतोस जिची वाचछा धरतोस पण तिचे नाव तरी काय आहे तिच्या कुळाचे नाव काय आहे ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे ती कृष्ण आहे की गव्हाळ आहे की सवर्ण आहे ती कोणत्या खेड्यात गावात अथवा शरात राहते परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असे उत्तर देनात। 51. वासेट्ठा हे सर्व तुला आता कसे वाटते तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे बावन्न ते दोन्हीही ब्राह्मण तरुण बोलले होय खरोखर तसेच आहे त्रेपन्न यास्तव ब्रह्म हे वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे चार आत्म्या विश्वास हा अधर्म है एक भगवान बुद्धा ने मटले है कि आत्म्या आधारले का धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. दोन को आत्मा पाले कि आत्म्या संभाषण के नहीं तीन आत्मा अज्ञात अदृश्य है चार जी गोष्ट वास्तव है ती गोष आत्मा न ये आत्म्या भिन्न है पांच तथागत मनाल आत्म्या विश्वास निरुपयोगी है सहा म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही सात असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो आठ भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही त्याने त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केली आहे नऊ आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वास इतका सर्वसाधारण आहे दहा आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते अकरा ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन संबोधितात बारा तेरा ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तन्नुषंगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात चौदा आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही तो दुसऱ्या जन्मा जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो पंधरा शरीर हे आत्म्याचा एक पेहरावच आहे सोळा भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवील, असे काय नाही तो विश्वास ठेवीत नसे आत्म्यासंबंधी त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात सतरा अशरीरी आत्मा मांडला तर त्याच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात आत्मा काय आहे तो कोठून आला शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते तो कोठे जातो शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो किती काळ तो तेथे राहतो या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धाने आत्म्याने अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली अठरा आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखविले एकोणीस जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवी त्यांना आत्म्याचा आकार वाकृती कशी आहे हे विचारले वीस आनंदाने त्यांनी सांगितले आत्म्यासंबंधी नानावीध मते आहे काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे दुसरे काही म्हणतात की आत्म्यालाूप है तो अनंत है सूक्ष्म है तो निराकार अनंत है एक आत्मसंबंधी नकार की मतें बा आत्म्या अस्तित्व विश्वास आत्म्याबंधी कल्पना का ही बुद्धा दुसरा प्रश्न होता को आत्मा हा सुखुखा अन्या है दुसरे को नहीं मजा आत्मा सुख दुखा अनुभवा की क्रिया नहीं तो अन्भवशील है आणखी दुसरी म्हणतात नाही माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत तेवीस यानंतर बुद्धाने जी आत्म्याच्या अस्तित्वार विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला चोवीस त्याने असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय पंचवीस त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली सव्वीस शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय यासंबंधी त्याला आठ भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली सत्तावीस आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय यासंबंधीही त्याला अगणित कल्पना आढळल्या अठ्ठावीस तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुखी असतो हाही प्रश्न विचारला शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय यासंबंधी श्रमण ब्राह्मणांची मते भिन्न होती काही म्हणाले की अतिशय दुःखी असतो काही म्हणाले तो सुखी असतो इतर काही म्हणाले तो सुखी व दुखी असतो व इतर म्हणाले तो सुखी अथवा दुखीही नसतो एकोणतीस आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर सुंदाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते तीस चुंदाला तो म्हणाला हे चुंद जे श्रमण ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो मित्रांनो हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय आणि ते उत्तर देतात होय माझेच मत खरे आहे दुसरी मते मूर्खपणाची आहेत मी त्यांचे मत स्वीकारीत नाही का कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही एवढेच काय ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानित नाही एकतीस आता एक महत्वपूर्ण प्रश्न पुढे येतो तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाची विचारसरणी काय होती बत्तीस आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीस, त्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहा ते त्याने असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चे निरुपयोगी आह चौतीस देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा समधदिठीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आह पस्तीस त्याने असे विवेचन कल आह देवावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याचप्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो त्याच्यामध्ये तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो छत्तीस या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढतापूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात दुसरे काही म्हणतात की त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही आणखी दुसरे काही म्हणतात त्याने हा प्रश्नाच्या उत्तराला बदल दिलेली आहे सदोतीस ही सर्व मते चूक का आहेत कारण त्याने महारीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा काही वस्तू नाही म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात अडोतीस आत्म्याच्या विरुद्ध या सर्व सामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे एकोणचाळीस आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत मांडला चाळीस हा नामरूप सिद्धांत विभज्य वादाच्याद्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाचा अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे एक्केचाळीस नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे बळीस भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे त्यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद म्हणतात त्रेचाळीस रूपस्कंद हे प्राधान्याने पृथ्वी जल अग्नि आणि वायू या चार तत्वांचा परिणाम आहे हे स्कंदरूप अथवा शरीराचे घटक होत चौरेचाळीस या नामस्कंदाला विज्ञान चेतना असे म्हणतात या नामस्कंद तीन मानसिक घटक तत्वे आहेत वेदना सहा इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती संत्राया संज्ञ संकार संस्कार विज्ञान चेतना या तीन नामस्कंद समाविष्ट केले जाते आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ श्रोत आहे विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे शेहेचाळीस पृथ्वी जल तेज आणि वायू या चार तत्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते सत्तेचाळीस भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला होता अठ्ठेचाळीस सिद्धांत विरोधी असे विचारतात की विज्ञान चित्त याची उत्पत्ती कशी होते एकोणपन्नास हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो तथापि विज्ञान हे चार भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल पन्नास भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की या चार भौतिक तत्वांच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्याच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पत्ती होते भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप आहे तेथे त्याच्यासह नाम नामकायाही विज्ञान राहत असते 51. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे ते तेथे ते त्याच्यासह आकर्षण क्षेत्र असते हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही परंतु ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबरच असते बावन्न शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये प्रेपन्न आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते विज्ञान हेही रूपकायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये चोपन्न भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथे समाप्त होत नाही याशिवाय त्याला आणखी काही महत्वपूर्ण सांगायचे होते पंचावन्न जेव्हा चित्त अथवा चेतना यांचा उदय होतो तेव्हा मनुष्यजीवित प्राणी बनतो म्हणून विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे 56. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक भावनामूलक आणि क्रियाशील आहे 57. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक ते असते हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल अठ्ठावन्न सुखकर किंवा दुखकर लक्षणाने युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामुलक विज्ञान म्हणतात भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देत क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे साठ यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्याद्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो 61. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतो की आता आत्म्याने करावायचे कोणते कार्य होते आत्म्याजी म्हणून जी, जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्याद्वारेच होत असतात 62. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आह त्रेसष्ट या पद्धतीनं भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाच खंडन कलिआ चौसष्ट याच कारणास्तव हो, आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही पाच यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे 1. एक, एक ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता 2. काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणत काहींना नैमित्तिक 3. नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते चार नैमित्तिक यज्ञ हे याजक सांसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात पाच ब्राह्मणी यज्ञात सुरापान पशु बलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे सहा सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजले जात सात अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही आठ जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितली आहेत नऊ असे लिहिलेले आहे की तीन ब्राह्मणांनी वाद केला दहा ते तीन ब्राह्मण म्हणजे कूटदंत उज्जे आणि उदाई अकरा कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली बारा तथागत बोलले ठीक आहे ब्राह्मणा मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक तेरा कुटदंत उत्तरला ठीक आहे आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले चौदा हे ब्राह्मणा फार प्राचीनकाळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्द राजा होऊन गेला सोने रूपे, उपभोगाच्या वस्तू धान्य आणि इतर माल यानेच जी भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती 15. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्वसामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल सोळा तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला राजन या समय आपली प्रजा अगदी हैराण आहे है, लुटली जात आहे डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहे आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल सत्रा परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबविन त्यांना पकडून हद्दपार करीन त्यांना दंड करीन त्यांना शिक्षा करीन त्यांना देहांत शासन करीन तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रितीने थांबविता येणार नाही जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही अठरा ही, ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे तो असा आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे जे कोणी गुरे ढुरे पाळतात शेती करतात त्यांना महाराज आपण भोजन द्यावे शेती पेरवेला बी बियाणे द्यावे एकोणीस मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पाद होणार नाही राजाचा अधिकार होऊ लाग सुखशांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडाय खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उडी ठेऊन निर्धास्त वावरेल वीस तेव्हा राजा महाविजेता यांनी आपल्या पुरोहित्याचा सल्ला मानून त्याप्रमाणे कल लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पाद करण्याचे त्यांनी सोडून दिले राजाचा कारभार वाढत राहिला देश सुखशांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली आपले मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली एकवीस जेव्हा सर्व शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहित्याला बोलविले आणि म्हटले सर्व उत्पाद शांत झाला आहे देश खुशालीत आहे मला आता महायज्ञ करावायचा आहे तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला 22. बावीस पुरोहितांनी राजाला उत्तर दिले राजा आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रीय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याप्रमाणेच जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रण पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती घ्यावी तेवीस हे ब्राह्मण कुटदंता त्या राजाने आपल्या पुरोहितांनी दिलेला सल्ला मानला, आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले, क्षत्रिय मंत्री ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज आपण यज्ञ करावा यज्ञाला हीच वेळ योग्य आह 24. राजा महाविजत्ता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता त्याचा पुरोहितही तितका सुज्ञ आणि गुणसंपन्न होता ब्राह्मण हो तो यज्ञ सुरु होण्यापूर्वी त्या पुरोहितांयज्ञासाठी काय करावे लागणार होते हिराजाला स्पष्ट करून सांगितल सव्वीस तो पुरोहित बोलला महाराज यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला तर ते योग्य होणार नाही महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये सत्तावीस हे ब्राह्मण हो त्या पुरोहितांनी यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्यापुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले महाराज आपल्या यज्ञात जीवहिंसक त्याप्रमाणेच अहिंसक चोर त्याचप्रमाणे चोरी न करणारे विशोल्पभोगी दुर्वर्तन करणारे त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले असत्यवादी त्याचप्रमाणे सत्यवादी निंदक त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले उद्दट त्याचप्रमाणे उद्दटपणा न करणारे व्यर्थ बडबडणारे त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे द्वेष करणारे त्याचप्रमाणे द्वेष न करणारे लोभी त्याचप्रमाणे निर्लोभी दुष्टदृष्टीचे त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे असे नाना प्रकारचे लोक येतील यापैकी दुष्कृत्ये करणाऱ्या दुर्जनांना दूर ठेवून आपल्या कार्यात बघणं राहू द्या परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासोबत सर्व विधी महाराजांनी करावेत त्यांना संतुष्ट राखाव त्यांच्या संतोषाने महाराजांना शांती लाभणार आह अठ्ठावीस आणि ब्राह्मण हो त्या यज्ञात बैलांचे बळी दिले ग्रि नाही बकऱ्यांची कोंबड्याची पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही यज्ञ यूपा तोड़ी नहीं यज्ञभूमि पसरनेस दरभासी कापनी नहीं जे दास दूत कर्मचारी यज्ञा कार्या होते काम कराने काठीवापरली गली कि भय दाखी ग अपने काम करता डोयात अश्रू ओ ओले ज्यादा काम करवाने काम कर ज्यादा वहीं काम के ज्यादा जे योग्य वेलते काम तेजे वाटलेनाते काम कर केवळ तूप तेल लोणी दूध मध आणि साखर यांच्या आहुतीने तो यज्ञ तड़िस गेला एकोणतीस जर तुम्हाला यज्ञ करावायचा असेल तर त्या राजा महाविजेत्यासारखा यज्ञ करा अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे यज्ञ हा धर्माचा बाग होऊ शकत नाही जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईल म्हणतो तो धर्म हीन धर्म आहे तीस कूटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला गौतमा जीव जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय 31. होय ब्राह्मणा आहे 32. असा तो यज्ञ कोणता तेतीस तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंत करणारे हिंसा स्तोम कामपूर्तीसाठी मिथ्याचार असत्य वाशन आणि मूळ म्हणजे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे उदारदान निरंतर गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वांहूनही तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे चौतीस गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला श्रमण गौतमा तुझे शब्द सर्व श्रेष्ठ आहेत दोन एक उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला दोन गौतमा यज्ञस्तुत्य समजतात काय तीन नाही ब्राह्मणा मी यज्ञाची स्तुती करीत नसतो तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही ब्राह्मणा ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात बकऱ्या आणि मेंढांची कत्तल उडते कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मत स्तुतीस पात्र नाही असे का चार ब्राह्मण कारण असल्या हिंसेपासून वा हिंसक यज्ञापासून सज्जनत्वा सन्मार्गगामी लोक दूर राहतात पाच परंतु हे ब्राह्मण ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग सहा असे का कारण हे ब्राह्मण सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात तीन एक उदायन ब्राह्मणांनीही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले दोन तो म्हणाला श्रमण गौतमा तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय बुद्धाने उज्जयाला असे उत्तर दिले तसेच त्यालाही दिले थीन भगवान बुद्ध म्हणाले ऋतूत केलेले योग्य यज्ञ जात निर्दता नाही अशा यज्ञाच्याजवळ ज्यांचे डोळ्यावरील इह लोकीचे पटल नाहीसे झालेले आहेत ते सत्प्रवृत्त लोक जात असतात ज्यांची जन्ममरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात प्रज्ञावानानी पुण्यशील माणसे सांगतात यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्या श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात सहा काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे एक एक असे प्रश्न नेहमी विचारले जात एक मी गतयुगात होतो काय दोन मी गुगत नो का भविष्य का भविष्य का सात मीवी को आठ मीवा कसा असेन। नौ मी को जाइन अथवा कदाचित आस तो आप साशंक हो विचारित मी, मी नाही है मी काय आहे? 4. मी कसा माजे आहे? 5. मजे अस्तित्व को आठे जाश्वासंबंधी विविध प्रश्न विचार ज्यादापैकी होते तीन विश्व कसे निर्माण चिरंतन है चार पे प्रश्ना चा उत्तरादाखल का विश्व ब्रह्म ने निर्माण के लिए दुसरे का प्रजापति ने निर्माण के पांच दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर असे दिले जाई की विश्व चिरंतन आहे काही म्हणत ते शांत आहे तर काही म्हणत ते अनंत आहे सहा असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थाराण असे त्यांच्यामध्ये केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात सात कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही आठ तो म्हणत असे या प्रश्नांची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही जे का जाननेजोगे सर्व जा विशिष्ट वे जे जगने की अज्ञात नौ यस्तो भगवान, भगवान बुद्धा ने अपने धर्म वरिल प्रश्न विषय सिद्धांता स्थान दिखले नहीं दहा जो धर्म अपने सिद्धांता अपने धर्म का एक भाग समझतेन बुद्धा मते स्वीकार दोन एक भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती यासंबंधीचे होत दोन आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारित ते असे एक मी गतयुगात होतो काय दोन ती गतयुगात नव्हतो काय तीन मी तेव्हा काय होतो चार मी काय होऊन काय झालो पाच मी भविष्यकाळातही असेन काय सहा मी भविष्य नसेन मी का आठ मीवा कसा आसेन। नौ मी कोठुन कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो अपने स्वंधी साशंक हो विचारित मी आहे है।, दोन, मी नाही है।, तीन, मी है चार मी कसा है पांच मजे अस्तित्व को आगे को दुसरे कई आचार्य विश्वत्पत्ति संबंधी का प्रश्न विचारी चार काम्मा विश्व निर्मी पांच काजापति ने आत्मयज्ञाने सहा इतर कई आचार्य दुसरे प्रश्न विचारीित जग निरंतन आहे है चिरतन नहीं का शांत है, ते आहे का है ते अनंत आहे है शरीर जीव आहे है शरीर एक वस्तु है जीव हि दुसरी वस्तु है सत्य ज्ञात मृत्यूनतर अस्तित्व है त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे आहेही आणि ही, असे आहे काय तो मृत्यू तर असत नाही व मृत्यू असत नाही असेही नाही सात भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात आठ तीन कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला नऊ प्रथम या सिद्धांताना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही दहा दुसरे असे या प्रश्नांची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते या गोष्टीवर त्यांनी आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे अकरा तो म्हणतो एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जानता येणार नाही ज्ञानाला अंत नाही कारण नेहमीच अधिकाधिक जाण्याची बाकी राहते बारा भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रुपाचे आहेत त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही तेरा अ, अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत त्याच्यामागे वास्तवता अशी काहीच नाही चौदा शिवाय या काल्पनिक का अनुमानांचा माणसामानसांच्या संबंधात काय उपयोग आहे अर्थात काहीच नाही पंधरा जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता जगाची वृत्ति झाली आहे असे तो मानित असे सात धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे एक ब्राह्मण विद्येवर भर देत असत त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ विद्या हा संत, अंत विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता दोन उलट पक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता तीन मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो याला तो केवळ अधिक महत्व देतो आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे कारण शिलरहित विद्या नाशकारक आहे चार विद्या आणि शिलीपैकी शिलाचे महत्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्कू पटीसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते पाच प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्थित राहत होता त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसठ आणि मठ ज्याला एक गाथाही कधी कर पाठ करता आली नाही असा पटीसेन नावाचा म्हातारा भिक्कू होता सहा म्हणून भगवान बुद्धाने पाचसे अर्थांना पटी सेनाला शिक्षण द्यावे अशी आज्ञा दिली परंतु तीन वर्षानंतरही पटीसेनेला एकही गाथा पाठ म्हणता येईना सात सव्हा जनपदातील सर्व भिक्खू भिक्कुनी उपासक आणि उपासिका पटी सिनाच अज्ञान से पाहून त्याचा उपहास करू लागले भगवान बुद्धाला त्याची दया आली त्याने पटीसेनाला आपल्याजवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्याच्यापुढे पुढील गाथा मांडली जो, जो राखून बोलतो विचारांचा संयम करतो जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो आठ तथागतानी दाखविलेल्या या सद्भावने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतकरण प्रफुल्ल झाले त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखविली 9. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्या उद्देशून म्हणले वृद्ध मनुष्या आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते हे जेवा लोकांना कळेल तेव्हा ते तुझा उपवास करू लागतील म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊ नाही दहा नंतर भगवान बुद्धाने तीन काहीक अकुशुलकर्मे चार मौखिक अकुशलकर्मे आणि तीन मानसिक अकुशलकर्मे ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खला समजला आणि लवकरच त्याला अर्धपद प्राप्त झाले अकरा या सुमारास एका विहारात पाचशे भिकुणी राहत होत्या त्यांनी ते। आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली बारा ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटीसेनेला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले तेरा या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्कूनेच्या कानी येतास त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्कूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले चौदा नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहानतोर भिक्कुनी पटीसेने येताच नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या नमस्कार करीत असता त्या एकमेकीकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या पंधरा खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्कूकडे अन्न ठेवले पटीसेना भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिकुणींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली तेव्हा तो रुद्ध भिकू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला सोळा भगिनीं नो माझी बुद्धी अल्प आहे माझे शिक्षण अल्प आहे मला फक्त एकच गाथा येते ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन सावधान चित्तानी ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या सतरा तेव्हा भिकुणीनं ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंड सुटता उघडता येईना लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या मानाखाली घातले अठरा पटीसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशत केला एकोणीस त्या सर्व भिक्कूणी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हत झाल्या आणि त्यांना अहतपद प्राप्त झाले वीस दुसऱ्या दिवशी प्रसंजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरातीत्यासाठी आमंत्रण दिले 21. पटी पटीसेनाची चर्यासर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्यांच्या मागून चालू लागला बावीस परंतु जेव्हा राजगड्याच्या आले तेव्हा पटीसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आज जाण्याची मनाई केली म्हटले ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरादित्याचा समारंभ नाही चल चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे तेवीस तेव्हा पटीसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला चोवीस नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने ते हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटीसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला पंचवीस तेव्हा राजा त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले अरे हा कोण सव्वीस तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले तो पटीसेनाचा हात आहे त्याला नुकतीच बोधस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्यामागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्याला सांगितले आहे परंतु द्वारपाल्याने त्याला आत येऊ दिलेले नाही 27. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटीसेनेला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला अठ्ठावीस तेव्हा प्रसंजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला मी तर ऐकत होतो की पटीसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला एकोणतीस त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले विद्या अधिक नसले तरी चालते कारण शील ही सर्वोत्तम वस्तू आहे तीस या पटेशनाच्या अगदी मनोरंजनात त्या गातेचा अर्थ भरला आहे त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहेत. माणसाला ज्ञान असेल तरी जोपर्यंत त्याचे त्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अदपातापासून वाचवू शकत नाही एकतीस नंतर तथागत म्हणाला बत्तीस माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तद्नुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आह हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आह ऐकल शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करण म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आह तीस माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विषद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पडण्याचा उपयोग काय धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे चौतीस भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले दोनशे भिक्खू राजा मंत्रीगण हे आनंदित झाले आठ धर्म पुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे एक वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे ते स्वतः प्रमाण आहेत असा ब्राह्मण उद्घोष करीत होते दोन वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच नवे, तर ते प्रमादित आहेत असे ब्राह्मण म्हणत तीन ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा विरोध होता चार वेद पवित्र आहेत स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादित आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धाने नाकारल्या आहेत पाच त्याच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला परंतु भगवान बुद्धाने याबाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही सहा तेविज्य सुत्तामध्ये भगवान बुद्धाने वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट निष्पद अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे बौद्धिक आणि नैतिक तृष्टीने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्टीचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे सात वेद प्रमादित आहेत यासंबंधी त्याचे म्हणणे असे की वेदच काय कोणतेही वाङ्मय प्रमादतीत नाही प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा ही झालीच पाहिजे आठ कालाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केले आहे नऊ एकदा एका मोठ्या भिक्खुसंगासमवेत कोळसल जनपदातून जात असता भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत नगरात आला दहा जेव्हा कलामांना भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते, ते तथागताजवळ गेले आणि त्याच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कालाम आणि तथागताला उद्देशून म्हणले भगवान केसपुत गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ते सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात त्याचे मत हिन मत आहे अशी त्याची संभावना करतात त्याचप्रमाणे दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात आपापल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात त्यांचा महिमा गात परंतु त्याबरोबरच ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात बारा आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानावायाचे, व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे तेरा तथागताने उत्तर दिले तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवली याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळी उत्पन्न झाली आहे चौदा भगवान पुढे म्हणाले हे काला मानू तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका जे केवळ सकृतदर्शने पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ ब्रह्मातकारी खऱ्यासारखे के दिसते के ब्रह्मात ते केवळ ब्रह्मातकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका एकादे वचन कोणा एका, एका यतीने अथवा आचरणी सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका पंधरा कालामांनी विचारले मग आम्ही करावायचे तरी काय आम्ही कोणती कसोटी लावायची सोळा तथागतांनी उत्तर दिले कसोट्या या स्वतःलाच विचारा या गोष्टी हितकर आहेत काय शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मांडल्या आहेत काय त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय 17. काला माननो यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा द्वेष मूळता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना अठरा एवढेच पुरे नाही तर काला मानो आणखी पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना कामेच्या पूर्तीसाठी मिथ्याच्या शिकवणारे तर नाहीत ना ते असंबंध भाषण करायला लावणारे त्या नाहीत ना एकोणीस आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना वीस आता कालामांनु सांगा एकवीस त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत बावीस कालामांनी उत्तर दिले भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत तेवीस ते, ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत चोवीस भगवान हे हानिकारक आहेत पंचवीस ते निंदे आहेत काय काला मानो सव्वीस कालामाने उत्तर दिले भगवान ते निंदे आहेत सत्तावीस शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत अठ्ठावीस शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात एकोणतीस त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यावरसन कष्टात आणि दुःखात होते काय तीस होय भगवान त्यांचे पर्यावरण कष्टात आणि दुःखात होते एकतीस जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय बत्तीस नाही कालामाने उत्तर दिले भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाही तेतीस आणि कालामांनो मीही नेमके हेच म्हणतो आहे मीही हेच म्हणालो आहे जे केवळ ऐकू आहे परंपरागत आहे ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ बरोबर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका ज्या समजुती आणि दृष्टीकोन केवळ वा अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका ते केवळ श्रमण ब्राह्मणांचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका चौतीस जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की या गोष्टी अहितकर दोषार्ह सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या आणि परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत तेव्हा त्या ते गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे पस्तीस भगवान फार छान फार छान आम्ही भगवंताला आणि त्याच्या धर्माला शरण आलो आहोत आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा आजपासून आमरण आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत छत्तीस भगवान बुद्धाचा या विचारसरणीचा साराव शक्ती स्पष्ट आहे कोणाचीही शिकवंतो अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका पी, धर्मग्रंथ निविष्ट आहे त्या तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे ब्रम्हरूप ग्रायी आहे म्हणून ती मानू नका उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात ते बाहेरून सत्यस्वरूप दिसतात किंवा ते कोणी महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका सदोतीस उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत सदोष आहेत की काय ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत याचा विचार करा अडोतीस या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही